श्लोक अठ्ठावीसाव समम पश्चन ही सर्वत्र समवस्थित ईश्वरम न्यात्मनात्मान तथोय अतिपराम गती ईश्वर सर्वत्र समानत्वानी स्थित आहे असे जाणणाऱ्या स्वतःचा घात करीत नाही म्हणजे देह मी आहे असे समजत नाही नंतर म्हणजे असे जाणल्यानंतर तो श्रेष्ठ गती पावतो म्हणजे परब्रह्म स्वरूप पावतो गगन भरी धारा परी पाणी एक चिरा तैसा या भूताकारा सर्वांगीतो अर्जुना पावसाच्या धारात जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून पाणी जसे एकच आहे त्याप्रमाणे या भूताकारांच्या सर्वांगात तो परमात्मा आहे हे भूत विषम परिवस्तुते घटमठी व्योम जिया ज्याप्रमाणे घागरीत व घरात आकाश एकच असते त्याप्रमाणे हे भूतसमुदाय जरी वेगवेगळे आहेत तरी यात व्यापून असणारी जी वस्तू ती एक एकसारखीच आहे हा नाशता भूता भासू एथ आत्मा तो अविनाशू जैसा केयुरा दिकी कसू सुवर्णाचा ज्याप्रमाणे बाहुभूषणादिक अनेक अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयूर अधिक अलंकारांची वाटणी केली असता जसा सोन्याचा कच नाश पावत नाही त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणारा आहे पण त्या भूताभासात असणारा आत्मा अविनाश आहे एवम जीव धर्महीनू जो जीवासी अभिनू देखे तो सुनयनू ज्ञानिया माजी याप्रमाणे परमात्मा हा जीव धर्म जीवधर्मरहित आहे व तो सर्व जीवात व्यापून आहे याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो तो ज्ञानी लोकांच्या मध्ये चांगला डोळस आहे ज्ञानाचा डोळा डोळसा दोल माझी डोळसू वीरेशा, विरेषा हे स्तुतीनो हे बहुवसा भाग्याचा तो अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत त्यामध्ये तो डोळस आहे ही त्याची स्तुती नसून तो फारच भाग्यवान आहे जे गुण धोकटी, देह धातूंची त्रिकुटी पाच मेळावा कारण की देह हा गुण व इंद्रिय यांची राहण्याची धोकटी आहे देह हा कफ वात पित्त या तीन धातूंनी बनलेला आहे हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे तो वाईट व भयंकर आहे हे उघड पाच वेवुली, हे पंचधा लागली, जीव पंचधीना सापडली हे. आहे अथवा वेगवेगळ्या पाच ठिकाणी दंश करणारी आहे जीवरूप सिंहाला हा देह हे वेग एक हरणाचे म्हणजे राहण्याचे घरच सापडले आहे ऐसा असोनी ये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्यभावाप्रमाणे या देहात हा जीव असा सिंह असत्य शुद्ध बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्यभावाच्या पोटात कशी चालवीत नाही म्हणजे आपल्या नित्यभावाच्या स्मृतीने अनित्य भावाचा भावा भावा नाश का करीत नाही हे आश्चर्य आहे परी इये येथपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणाऱ्या मूर्खांची स्थिती सांगितली व या ओबीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानीपुरुषाचे वर्णन करतात परंतु ज्ञानीपुरुष हा या देहात असताना देह तादात्म्याने आपल्या घातावर येत नाही म्हणजे आपला घात करून घेत नाही आणि अर्जुना शेवटी तो तेथे ब्रह्म मरणानंतर ओलांडून या जन्म कोढी न निगो इया भाषा बुडी देती योगी कोट्या मध्ये जन्म ओलांडून योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणार नाही अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात पैल मेर तुरेचे माझ घर परब्रह्म जे जे आकार रूप नदीचा पलीकडला काठ आहे म्हणजे निराकार आहे व जे, जे ब्रह्म नादाची पलीकडली कड आहे म्हणजे शब्दातीत आहे व जे परब्रह्म तुर्या अवस्थेचे मध्यघर घर म्हणजे गाभा आहे मोक्ष वि ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात त्याप्रमाणे मोक्ष सुद्धा सर्वसाध्यथे ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांतीला येतात ते सुख हे, पाय येण्याची देहणी भिन्न होत नाही म्हणजे भेदाला पावत नाही त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते म्हणजे विपुल मिळते दीपाच्या कोंडी जैसे एक चि तेज सरीसे तैसा जो असे सर्वत्र ईशू कोट्यावधी दिव्यात जसे एकच तेज सारखे असते तसा जो सर्वत्र म्हणजे चराचरात भरलेला आहे ऐसेनी समत्वे पंडूसुत जी येतो देखत सात तो मरणा आणि जीवित नागवे फुडा अर्जुना अशा समत्व भावाने चराचराकडे पाहत असता जो जगतो तो खरोखर जन्म स्वाधीन होत नाही म्हण नी तो दैवा जे साम्य से जे डोळा लागला तया. म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो कारण की त्याला अभेद अभेदभाव रूपी बिछाण्यावर डोळा लागला आहे म्हणजे तो अभेद भावात स्थिर झाला आहे श्लोक एकोणतीसाव प्रकृत्यैव च कर्म आणि क्रियमाणा यह पश्यथा आत्मा नव प्रकारे कर्मे प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा अकर्ता आहे असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी हो <laughs> आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशे खे करी प्रकृतीची हे देखे साचे जोग आणि मनव बुद्धी ज्यात प्रमुख आहेत अशी ज्ञानेंद्रिये व सर्व कर्मेंद्रिये यांच्या पासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते असा जो खरोखर जाणतो घरी घर गर काही न करी अभ्रधावे अंबरी अंबर उगे घरातील माणसे घरात वागतात व वा घर काही एक करत नाही व आकाशात ढग धावतात पण आकाश स्थिर असते तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा, रंभा येथ आत्मा तो बोथंबा नेणे कोण त्याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून त्रिगुणाने खेळत असते व येथे म्हणजे सर्व कर्मांमध्ये आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असतो व कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही ऐसे निवाडे, जयाचा जीवी उजीवडे अकर्तयात फुडे देखिले देखील अशा या निर्णयाने ज्याच्या अंतकरणात प्रकाश पडला त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले एरि तेची अर्जुन होईजे ब्रम्ह संपन्न जय्या भूता कृती भिन्न दिसती ए सहज विचार करून पाहिले तर अर्जुना ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल त्याच वेळी ब्रह्म संपन्न होता येईल श्लोक दिसावा यदा भूत पृथक एकस्थम अनुपश्य तत एवार ब्रम्ह संपद्य भूतांचा पृथक भाव म्हणजे निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच म्हणजे आत्म्याचाच हा विस्तार आहे असे जेव्हा तो नीट जाणतो तेव्हा त्याला प्राप्ती होती लहरी जैसिया जळी परमाणू कणिका स्थळी रश्मीकर मंडळी सूर्याचा लाटा जशा पाण्यावर परमाणूचे कण जसे पृथ्वीवर अथवा किरणे जशी सूर्य नातरी देही अवेव मनिया घेची भाव विस्फुल्लिंग सावेव बनिएकी अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवय अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना अथवा एका अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या तैसे भूताकार एकाचे हे दिगे जैसाचे तैची ब्रम्ह तारू लागे त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकर आहेत हे, हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करेल म्हणजे अनुभवाला येईल त्याच वेळी संपत्तीचे जहाज मिळेल मग जयातया कडे ब्रम्हची उघडे, किंबहुना जोडे अपार सुख मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल फार काय सांगावे त्यास अमर्यात सुख प्राप्त होईल ये तुले नि तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाए पथा, माझी जाहली अर्जुना एवढ्याने प्रकृती पुरुष विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाच्या मार्गात आला म्हणजे तुला पूर्णपणे कळलं अमृत जैसे ये चुळा का निधान डोळा ते तुला जिव्हाळा मानावागा अरे चूळ भरायला जसे अमृत मिळावे अथवा ठेवा जसा डोळ्यांनी पाहावा त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला सुभद्रापती इयावरी बा अर्जुना जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधावायचे म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा ते आतास नाही तर यानंतर तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल देई मना ते बोल मग ते घेई आता या एक दोन गुढ गोष्टी तुला सांगितल्या जातील तर मग तू मनाला जामीन दे आणि मग त्या घे म्हणजे ऐक देवे म्हणितले मग बोलो आदरिले तेथ अवधानाचे केले सर्वांग ये असे देवाने म्हटले व मग बोलायला आरंभ केला तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधान रूप केले श्लोक एकतीसा अनादितवात निर्गुणत्वात परमात्मा यम अव्यय न करो न लिप्यते हे कौतेय अनादि आणि गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे व तो जरी शरीराच्या ठिकाणी असला तरी काही कर्म करीत नाही सर्व कर्मांच्या पासून अलिप्त असतो म्हणे परमात्मा मनी पे, तो ऐसा जाण स्वरूपे जळी जळे ने सूर्यू जैसा श्रीकृष्ण म्हणाले ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात तो प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही तो शुद्धच राहतो अशा स्वरूपाचा तो आहे असे समज का माझी बिंबे ते दृष्टी आणि कारण की अर्जुना जळाच्या आधी आणि नंतर सूर्य आहेच पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो ते दुसऱ्याच्या दृष्टीने वास्तविक सूर्य काही पाण्यात सापडलेला नाही तैसा आत्मा देही आधी भणीपे हे काही साचे तरी नाही तो जेथी चा तेथे त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते काही खरे नाही तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसने तैसे आत्मत आरशात मुख बिंबिले असता त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्वाचे राहणे आहे म्हणजे देहात आत्मतत्व प्रतिबिंबित रूपाने असते तया देहा मनती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारी या वाळुवे गाठी के आहे। वा देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे वाऱ्याची आणि वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे का पीसा, दोरा के सांदा आकाशा, अग्नी आणि पीस यांना दोरा कसा घालायचा म्हणजे या दोघांचा संबंध कसा जोडायचा आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडायचा एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे ती ये भेटीचे नि पाडे संबंधूहा एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे जो पाडू मृता उभया तो चि गा आत्मया देहा जाण उजेड आणि अंधार यात जे सादृश्य अथवा मेलेला व जिवंत या जे सादृश्य तेच सादृश्य अर्जुना आत्मा व देह या यामध्ये आहे असे समज रात्री आणि दिवसा कनका आणि कापूसा अपाडू का जैसा तैसाची हा रात्र आणि दिवस सोने व कापूस यामध्ये जितके असादृश्य म्हणजे अंतर आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यांच्या आहे देह तव पाचाचे झाले हे कर्माचा गुणी गुंथले भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या हा देह तर पंचमहाभूतांचा आहे व कर्माच्या दोराने गुंथलेला आहे व जन्म मृत्यूच्या चाकावर घातलेला असून घरागरा फिरत आहे हे काळा नळाच्या कुंडी घातली लोणीची उंडी माशी पाखू पाखडी तव हे सरे काल रुपी कुंडात हा लोण्याचा गोळा म्हणजे देह घातलेला आहे व माशी आपले पंख फडकावते तीच म्हणजे तेवढ्या कालातच हा देह नाश पावतो हे आगी पडे तरी भस्म उडे होग्नी पडला तर राख होऊन उडून जातो वो कुत्र्याच्या तावडीत जर देह हो हा देह सापडला तर त्याची विष्ठा होती वरील या दोन परिणाम चुकला तर तो देह किड्यांचा ढीग होतो असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथसा पैनित्यसिद्ध अपैसा अनादिपणे या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावत नित्य व सिद्ध आहे सकळू ना निष्कळू अक्रियू ना क्रियाशिळू कृष्णा स्थूळू निर्गुणपणे तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहितही नाही तो कर्म सहित नाही अथवा कर्म कर्मरहितही नाही तो रोडका नाही किंवा लठ्ठही नाही तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्य नाही तो प्रकाशयुक्त नाही किंवा प्रकाशरहितही नाही थोडा नाही अथवा पुष्कळ नाही रीता ना भरितू रहितू ना सहितू मूर्तू ना अमूर्तू शून्यपणे तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने सहित नाही तो प्रकट म्हणजे साकार नाही अथवा अप्रकट म्हणजे निराकार नाही आनंदू ना निरानंदू एकू ना बिविधू मोकळा ना बधू आत्मपणे तो आत्मा असल्यामुळे आनंद नाही अथवा आनंद रहित नाही तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही तो मुक्त नाही अथवा बद्धही नाही ये तुला ना ते तुला आईता ना रचिला बोलताना उगला अलक्षपणे तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही अथवा तितका नाही स्वतः नाही अथवा तयार केलेला नाही बोलणार नाही अथवा मुका नाही सृष्टीचा होण्याचे सर्व संहारे नवेचे आथी नाथी या दोहीचे होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही हा आत्मा आहे पणाचे व नाहीपणाचे लयस्थान नाही। आहे भे ना चरचे वाढे खाचे विटेना वेचे अव्ययपणे तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही तो वाढत नाही अथवा कमी होत नाही तो विकार पावत नाही व खर्चही होत नाही एवम रूप पै आत्मा देही जे म्हणती प्रियोत्तम ते मठाकारे व्योमा नाम जैसे प्रियोत्तम अर्जुना अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे तैसे तयाची होती जाती तो सुमती, जैसा तैसा त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात पण अर्जुना तो आत्मा देहाकृती घेत नाही अथवा टाकीतही नाही तर जसाच्या तसाच असतो अहो रात्रे जैशी येत जाती आकाशी तैसी आत्मसत्सी दे आकाशामध्ये जसे दिवस व रात्र येतात व जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात व जातात असे समज म्हणून ये शरीरी काही करवी ना करी आयता हि व्यापारी सज्जू नव्हे म्हणून या शरीरात आत्मा काही करत नाही व करवीतही नाही व सहज घडून येणाऱ्या व्यापाराच्या ठिकाणी तो व्यापार मी केला असे म्हणत नाही या लागी स्वरूपे उनापुरा पुरा न घे पे हे असो तो न लिंपे देही देहा. या करता तो आत्मा स्वरूपाने उणेपणास व पुरेपणास वश होत नाही हे असो तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही श्लोक बत्तीसावतम सौक्ष आकाश सूक्ष्म कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामध्ये स्थित असला तरी लिप्त होत नाही अगा आकाश केवणे परी सेनी कही, गादी जेना जैसे। अर्जुना आकाश कोठे आकाश को ठिका प्रवेश कर ते आकाश कशा ने व कभी ही लिपत होत हो तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा अस तुची अंग दोषे एक लिपत नव्वे तसा आत्मा सर्वत्र सर्व देहात आहेच आहे जाहे। परंतु पहा तो एकाही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही पुढत पुढती येथे हे हेची लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्रज्ञाते क्षेत्रविही वारंवार यथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे ते हे की शरीरस्थ आत्म्याला देहादी संघात रित असा ओळखावा संसर्गे चेष्टी परिलो क्षेत्र क्षेत्रुंबक हा आपल्या संबंधाने लोखंडाला हलवतो पण लोहचुंबक हा लोखंड नाही तसे क्षेत्र म्हणजे देह व क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा यामध्ये अंतर आहे दीपकाचा अरची राहाटी वाहे घरीची परी वेगळी कडीची घरा दिव्याची ज्योत घरातील सर्व विवाह चालवते परंतु दिवा व घर यात स्वभावत अतिशय अंतर आहे का असे किरीटी परी काष्ट नोहे पाहिजे गा अर्जुना काष्टाच्या पोटात अग्नि आहे पण अग्नि काही का नाही या दृष्टीने देह हो व आत्मा यातील फरक समजावा अपाडून तैसाची हा ही डोळा देखसी जरी वढ़क यात जो भेद आहे अथवा सूर्य आणि मृगजळ यात जो भेद आहे तितकाच हाही देह हो व आत्मा यातील भेद जर तू बुद्धीच्या डोळ्याने पाहशील श्लोक तह तिसवा क्षेत्री भारत हे भारता ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगताला प्रकाशित करतो त्याप्रमाणे सर्व क्षेत्रांना म्हणजे देहाना एकटा क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो हे आघेची असो एकू गनी जैसा अर्कु प्रकटवी लोकु नावे नावे हे सर्व राहू दे आकाशातून जसा एकटाच सूर्य वेळोवेळी म्हणजे दररोज त्रैलोक्य प्रकाशित करतो क्षेत्रा भासा यावरुते हे न पूसा शंकाने घ त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला म्हणजे प्रतितीला प्रकाशक आहे या उपर आता या संबंधाने काही विचारू नका व शंका घेऊ नका शब्द तत्व सारज्ञ पैदे जे क्षेत्रा क्षेत्रज्ञ अपाडू देखे हे शब्दांच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणणाऱ्या अर्जुना तीच बुद्धी डोळस कि जी क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते श्लोक चौतीसावा क्षेत्र क्षेत्र चुषेत्र्यांचे अंतर आणि असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष म्हणजे तिचे मिथ्यत्व अथवा अनामत्व जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात इयादो हिचे अंतर देखावया चुर ज्ञानीचे द्वार आराधिती। या दोही अंतर समझने करता, समजण्याकरता पुरुश, ज्ञानी पुरुषांची सेवा करतात याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्रांची दुभती पोसती घरी चांगल्या बुद्धीचे लोक याच करता शांतिरूप संपत्ती मिळवतात व शास्त्र रूपी दुबत्या गायी घरी पोचतात योगाची आकाशा वळ ये वडाची धिवसा याची याची आशा पुरुषा योगाच्या आकाशावर आरुढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना याच्याच आशेने म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञातील अंतर समजण्याची आशेने करावे लागते शरीराधी समस्त मानिता तृणवत जीवे संतांचे होत वाहन धरून शरीराधी सर्व गोष्टी तृणवत मानतात व जीवाभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात ऐसिया परी ज्ञानाची या भरबरी करुनियांतरी होत मग अशा अशा प्रकाराने ज्ञानाचे सायास करून अंतकरणात निश्चिंत होतात मग क्षेत्रज्ञ क्षेत्राचे जे अंतर देख तिसाचे ज्ञाने उन्मेख तयांचे वो मग देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात त्यांचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू हो आणि महा पंच महाभूता अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने हि जी मिथ्या प्रकृती पसरली आहे ते शुकनळी कान्याय न लगती लागली आहे हे जैसे तैसे होय ठाऊ ए जया ती प्रकृती शुकनालिका न्यायाप्रमाणे वास्तविक जीवात म्याला चिकटलेली नसतानाही चिकटलेल्यासारखी आहे हे तत्व जसे आहे तसेच याला ठाऊक आहे जैसी माळा ते माळा ऐसीची देखी जे डोळा सर्पबुद्धी टवाळा उखी होऊने ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्या संबंधी, मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे डोळ्यांनी पाहतो का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती, रूपेयाची भ्रांती जाऊनिया अथवा शिंपेवर भासलेल्या रूपाची भ्रांती जाऊन शिंप ही शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रम्ह होती त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती तिला वेगळेपणाने अंतःकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात असे मी म्हणतो जे आकाशाहून वाड जे अव्यक्ताची पैल कड जे भेटली या अपाडापाड पडोने दि जे ब्रह्म आकाशाहून मोठे आहे जे ब्रह्म प्रकृती रूप नदीच्या पलीकडला काठ आहे व जे ब्राप्त झाले असता साम्या साम्य उरू देत नाही द्वैत जेथ नुरे अद्वैय जे ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो जीवपणा विरघळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे ते परमतत्व पार्थ होती ते सर्व जे आत्मा नाम व्यवस्था राजहंस अर्जुना असे जे परब्रह्म ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा या विचाराने वेगळे जाणण्यात राजहंस असतात ते पूर्णपणे होतात ऐसा हा जी आघव श्री तया पांडवा उगाणा दिधला जीवा जीवाची जीवा जीवा। संजय धृतराष्ट्रास म्हणतो महाराज श्रीकृष्णाने आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन त्यास असा हा प्रकृतीपुरुष विचाराचा सर्व हिषेक दिला ये र कलशीचे ये आपण पे तया हरी दिले तैसे ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसऱ्या घागरीत सर्व ओतावे त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या स्वतःला म्हणजे आपल्या बोधाला त्या अर्जुनाला दिली म्हणजे आपल्या आत असणारा सर्व बोध अर्जुनाच्या आत होतला आणि कोणा देता कोण तो नर नारायण वरी अर्जुनाते ते कृष्ण हा मी म्हणे आणि कोण कोणाला देणार आहे कारण अर्जुन हा नराचा अवतार आणि श्री कृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळं ते दोघेही विष्णूचेच अंश होत याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन म्हणजे मी श्रीकृष्ण आहे असे श्रीकृष्ण म्हणालेही होते परी अस नाथिले न ना पुसता कामी बोले, दिधले, सर्वस्व देवे, परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहू द्या कोणी विचारले नसता मी का बोलतो आहे फार काय सांगावे श्री कृष्णाने आपले सर्वस्व अर्जुनाला दिले कि तो जी मनी अजूनही तृप्ती न मनी अधिकाधिक उतनी वाढवी तू असे तथापि तो अर्जुन मनामध्ये अजून तृप्ती मानित नव्हता तर उलट अधिकाधिकच ज्ञानश्रवणाची इच्छा वाढवित होत स्ने दिड अर्जुन अंतरी परिसता तैसी भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली तेथ सुगरणी उदारे रसज्ञ आणि जेवणारे मग अवतरे हा जैसा तेथे उत्तम स्वयंपाकी नसून तीच उदार वाढणारी ही आहे व रसणारे भोगते मिळालेले आहेत तेथे मग जेवण्यास व वाढण्यास हा जसा पुढे सरसवत तैसे जी हो देवा तया अवधानाची या पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणे महाराज तसे श्री कृष्णाना झाले त्या अर्जुनाची ऐकण्याची विशेष टवटवी म्हणजे उत्सुकता पाहून व्याख्यानास चौपटीपेक्षा जास्त जोर आला सुवाये मेघू सावरे जैसा चंदरे सिंधु भरे तैसा मातुला रसू आदरे श्रोतयाचे अनुकूल वाऱ्याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते त्याप्रमाणे श्रोत्याच्या म्हणजे अर्जुनाच्या ऐकण्याच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरीतपणास भरती आले आहे आता आनंदमय आघावे विश्व जेल देवे ते राय परिसावे संजयो म्हणे संजय म्हणतो आता देवाकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल ते महाराजांनी म्हणजे ऋतराष्ट्र राजानी ऐकावे महाभारती श्री व्यासे शांती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासानी महाभारतात भीष्मपर्वामध्ये शांती रसाने भरलेली कथा सांगितली तो कृष्णार्जुन संवाद नागरी बोली विषदू सांगोनी दावू प्रबंधू वोवीचा तो कृष्णार्जुनाचा संवाद ओबीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट करून दाखव नुसदीची शांती कथा आणि जे लकीर वाकपथा जे शृंगाराचा माथा पाय ठेवी केवळ शांती रसाची कथा वाणीच्या मार्गास आणली जाईल म्हणजे शब्दांनी सांगितली जाईल परंतु ती शृंगार रसाच्या मस्तकावर पाय ठेवणारी म्हणजे शृंगार रसावर ताण करणारी अशी सांगितली जाईल ठेवी गोडीसेपणे ज्या रीतीने देशी भाषा साहित्याला सजवी व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सरील अशा रीतीने अपूर्व व सुंदर देशी भाषा उपयोगात आणू बोल बोल व ते नि गुणे चंद्राशी घे उमणे रसरंगी भुल नादू लोपी माझे शब्द व त्यातील शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर दान करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगांच्या मोहक शक्तीने नाद ब्रह्मस लोपवतील खेचराची या आणि सात्विकाचा पान्हा श्रवणा सवे सुमना समाधी जोडे पिशाच्या आधी अज्ञानी योनी आहेत पण त्यासही माझे शब्द सत्व गुणाचा पाना फोडतील आणि शुद्ध अंत करण्याच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्या बरोबर समाधी लागेल तैसा वाघविलास विस्तारू गीतार्थे विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा वरील प्रमाणे परिणाम घडतील तसा वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू आणि सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू फिटो विवेकाची वाणी हो कामविद्येची आत्मनात्मविवेकाचा कमीपणा नाहीसा होवो कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक होवो व वा वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येऊ दिसो परत डोळा पाहो सुखाचा सोहळा रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो व सुखाचा दिवस उदयास येवो व सर्व जग ब्रम्हज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. हे निफजेला आता आघवे ऐसे बोली जेल बरवे जे अधिष्ठिला असे परमदेवे निवृत्ती श्रेष्ठ देव जे निवृत्तीनात त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे वर सांगितलेले सर्व आता उत्पन्न होईल म्हणजे घडून येईल असे मी चांगले बोलेनोनी झाडा दे ग्रंथार्थासी एवढ्याकरता मर्मस्पष्ट करणाऱ्या शब्दाने उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगितया सारस्वते केले असे श्रीमंत श्री गुरुराय माझ्या श्रीमंत श्री गुरुरायाने इतक्या पूर्ण विद्येने युक्त केले आहे तेने मी कृपा सावाये मी बोले ते तुले सामाये आणि तुमची सभेला आहे गीता म्हणू महाराज त्या कृपेच्या साह्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळीमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले वरी तुम्हा पाये, आजी मी आहे संतांचे म्हणून अटकू काही शिवाय आणखी तुम्हा संतांच्या चरणाजवळ आज मी प्राप्त झालो आहे म्हणून काही अडचण राहिली नाही प्रभु काश्मीरी मुके नुपजे हे कौतुके नाही उनी सामुद्रिके लक्ष्मी एसी। महाराज सरस्वतीच्या पोटी सहज देखिल मुके बालक उत्पन्न होणार नाही व तसेच लक्ष्मीला चांगले सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नाही तैसा तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी या नवरसी बरुशेन मी त्याप्रमाणे तुम्हा संतांच्या जवळ अज्ञानाची गोष्ट कसली म्हणून मी नव रसांचा वर्षाव करेन बहुना आता देवा अवसरू मज देव म्हणे बर वा सांगेन ग्रंथ फार काय सांगावे देवा श्री गुरुराया मला बोलण्याला आता संधी द्यावी म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरये नम हरये नम हरये नम श्रीकृष्णापणमस्त